वाल्मिक रामायण अयोध्याकांड सर्ग बावन्नवा रात्र संपून उजाडलाय तेव्हा विशाल छतीचा महाशय संपन्न राम शुभलक्ष्मी लक्ष्मणाला म्हणाला हा सूर्योदय होण्याचा काळ आहे भगवती रात्र संपली आहे हा काळा कुळकुळीत पक्षी कोकीळ पूजन करीत आहे वनात ओरडणाऱ्या मोहरांचा घोष काने पडत आहे बाळा ही वेगाने सागराकडे वाहणारी जान्हवी आपण तरून जाऊया रामाचे बोलणे ऐकून प्रेमी, लक्ष्मण गुहाला आणि सुताला बोलावून स्वतः भावाच्या पुढे उभा राहिला स्थपती गुहाने रामाचे सांगणे ऐकल्याने मानले आणि आपल्या सचिवांना बोलावून त्यांना तो म्हणाला याच्याकरता वल्ली जोडलेली सुकाणूवाला असणारी सुंदर उत्तम रीतीने तळणारी बळकट अशी नाव त्वरेने या तीर्थात घेऊन या गुहाची ती आज्ञा ऐकून गुहाचा श्रेष्ठ अमात्य केला आणि एक सुंदर नाव वाहून आणून ती आणल्याचे त्याने त्याला सांगितले मग गुह हात जोडून रामाला म्हणाला देवा नाव आणली आहे आणखी मी तुमचे काय करू बरे देवसुताप्रमाणे असणाऱ्या रामा ही सागराकडे चाललेली गंगा तुम्हाला तरुण जाण्याकरता म्हणून ही नाव आणली आहे उत्तम रथधारी पुरुष रामा लवकर तिच्या चढा तेव्हा महा राम गुहाला म्हणाला तुमच्याकडून माझी इच्छा पूर्ण झाली आम्हाला तिच्यावर लवकर चढवा मग बाणांचे भाते आणि खड्ग बांधून ते दोघे धनुर्धारी राघव सीतेला घेऊन त्या गंगेकडे निघाले त्या निघालेल्या धर्मज्ञ रामाकडे सुत नम्र होऊन आला आणि मी काय करावे असे हात विचारू लागला दाशर्थी रामाने आपल्या उत्तम उजव्या हाताने सुमंत्राला धरले आणि तो म्हणाला सुमंतरा आता तू लवकर राजाकडे जा आणि डोळ्यात तेळ घालून राहा आता तू परत जा असे सांगून राम त्याला म्हणाला येथपर्यंत माझे केलेस पण आता रथ सडून आम्ही महार्यात पायाने जाऊ आपल्याला तो निरप देता हे पाहून तो सारथी सुमंत्र्या ईश्वाकू वंशी रामाला म्हणाला सामान्य माणसासारखे भावासह आणि भारेसह वनात वास करणे तुझ्या वाट्याला आले हे दुर्दैव कोणाही पुरुषाला या लोके टाळता आलेले नाही तुझ्या नशिबी ही आपत्ती आली तेव्हा ब्रह्मचर्यात उत्तम शिक्षण घेण्यात मृदू आणि आर्दवयुक्त राहणं सुद्धा काही अर्थ आहे का आहे असे वाटत नाही राघवा तू वैदेही आणि बंधू यांच्यासह मनात राहून उत्तम गते प्राप्त करशील जणू ते त्रैलोक्य दिवशील पण आम्ही मात्र रामा मेलो कारण तू आमची निराशा केलीस त्या पापी कैकेईच्या ताब्यात आम्ही दुःखाचे भाग सुमंत्र सारथी आपल्याला साजेल बोला आणि दूर चाललेल्या रामाला पाहून दुःखाने आर्त होऊन बराच वेळ लागला मग डोळ्यातून आश्रय येण्याचे थांबल्यावर डोळ्यांना पाणी लावून शुद्ध झालेल्या सुताला राम गोडवाणीने पुन्हा पुन्हा म्हणाला तुझ्या तोडीचा इश्वाकूचा स्नेही मला कोणी दिसत नाही म्हणून राजा दशरथ माझ्याविषयी शोक न करिला असे तू कर शोकाने व्याकुळ झालेला राजा वृद्ध आहे कामवासनेच्या भाराने खचून गेलाय म्हणून तुला मी सांगत थोर मनाचे महाराज जी काही आज्ञा कैकेचे प्रिय करण्याच्या इच्छेने करतील ती निशंक मनाने तुम्ही पाळावी राजे लोक जे प्रशासन करतात ते आपल्या कोणत्याही कृत्यात आपले मन मोडले जाऊ नये या करताच महाराज ज्यामुळे नाराज होणार नाही शोकाने अस्वस्थ होणार नाही असे सुमंतरा तुकर ज्याने दुःख कधी पाहिले नाही त्या वृद्ध सुसंस्कृत जितेंद्रिय महाराजांना माझ्या वतीने प्रणाम करून हे सांग की अयोध्येतून आम्ही ढकलले गेलो आम्हाला वरात राहावे लागत आहे असा शोक मी किंवा लक्ष्मण कोणीही करत नाही चौदा वर्षे लो लोटल्यानंतर आम्ही लवकर परत येऊ तेव्हा लक्ष्मणाला मला आणि सीतेला तुम्ही वरचेवर पाहू शका सुमंतरा असे राजाला सांगा आणि माझ्या मातेला तसेच काही काही सर्व देवींनाही सांग कौशल्याचे कुशल विचार आहे आणि सीतेने मी आणि आर्य लक्ष्मणाने मुखाने नमस्कार सांगितला असे सांग महाराजांना आणखी एक सांग की भरताला लवकर घेऊन या आणि तो आला म्हणजे महाराजांनी योजलेल्या पदावर त्याची स्थापना करा भरताला भेटल्यावर आणि त्याची युवराजपदी स्थापना केल्यावर आमच्या जाण्याच्या शोकामुळे वाटणारी व्यथा तुम्हाला असही होणार नाही भरताला सांग की जशी वागणूक तू महाराजांशी ठेवतोस तशीच सर्व मातांच्या बाबतीत निरपवादपणे जसा तुला कैकई आणि सुमित्रा यात भेद वाटत नाही तसाच विशेष करून माझी माता कौसल्या हिच्या बाबतीत तू भेद करू नको तातांचे प्रिय करण्याच्या इच्छेने युवराजपट तू स्वीकारले उभय लोकांचे सुख वाढवणे तुला सांगितले तेव्हा ऐकून जर मी उपचार विषयी भक्ती असणारा असे समजून माझ्या बोलण्याची तुम्हाला क्षमा करावीस तुला सोडून मी त्या पुरीला परत जाऊ कसा प्रिय रामा तुझ्या वियोगाने ती पुरी पुत्र शोकाने विभर व्हावी तशी झाली असेल त्या त्यावेळी राम असणारा माझा रथ लोकांनी पाहिला होता तो रथ आता रामाविरहित पाहून त्या नगरीचे अंतकरण फाटून जाईल हा रथ मोकळा आलेला पाहून ती नगरी जण युद्धात विमारले मारले जाऊन केवळ सारथी उरलेले आपले सैन्य पाहिल्यानंतर भावे तशी दिनवाणी होईल तू दूर गेलास तरी मनाने तुला दृष्टी समोर कल्पना कल्पणारे प्रजाजन आता खरोखर उपाशी राहतील रामा तू बाहेर पडतानाच तुझ्या शोकामुळे हृदय विखर झालेल्या प्रजाजनांचा किती गोंधळ उडाला होता हे तू पाहिलेस आहेस तू बाहेर पडताना जो हंबरडा नगरजनाने फोडला त्याचा शंभर फुट आक्रोश मला एकट्या रथासह आलेला करते देवीला मी काय सांगू तुझ्या मुलाला मी आजोळी नेऊन सोडला आहे त्रास करून घेऊ असे सांगू असत्य असल्यामुळेही असे असे मी काही सांगणार नाही पण हे सत्यवचन तरी अप्रिय असलेले मग कसे बोलू हे उत्कृष्ट तुझ्या बरोबर वनवासात राहण्याची तू मला अनुज्ञा द्यावीस मी हे मागणी मागत असताना जर तू माझा त्याग करशील तर तू मला येथे सोडताच मी रथासह अग्नीप्रवेश करेन वना तुझ्या तपात विघ्न आणणारा ज्या काही गोष्टी घडतील त्या सर्व रामाच्या योगाने मिळणारे सुख लाभावे अशी अपेक्षा आहे अरण्यात तुझ्या निकट राहण्याची माझी इच्छा आहे माझ्यावर कृपा कर आणि माझ्याजवळ राहा असे प्रेमाने तुझ्या तोंडून येऊ दे तू वनवासे असताना घोडे जर वीरा तुझी सेवा करती त्याना सुधा उत्तम गती प्राप्त हो वनात राहन तुझी सेवा शुश्रूषाजे डोके दे अयोध्या देवलोको सर्वथा मी मी त्याग करीन दुष्टकर्म करना जसा महेन्द्र राजधानी प्रवेश करते तसे तुला सोडन अयोध्य प्रवेश कर वनवासा काल संपला कि तुलाथ पुनः नगरीक जाए अनीषा तुझ्यासह चौदा वर्षे क्षणासारखे जातील तू नसील तुझा तु भक्त आहे सेवक आहे रा। मला तू टाकून जाणे योग्य नव्हे अशा रीतीने अनेक प्रकारे दिनवाणीने पुन्हा पुन्हा याचना करणाऱ्या सुमंत्राला सेवकाविषयी अनुकंपाम म्हणाला स्वामी प्रेमी सुमंत्रा तुझे उत्कट भक्ति मी जा तरी तुला मैं इतन पुरीला कोतु ने पठवताई तू नगरी परत आजी धाकटी आई कईकू राम वना गेला भरोसा उत्पन्न हो तू गेला नहीं तिथे मी वनवासला जाऊन सुध्धा समाधान होना नहीं धर्मपरायण राजा विषय हा खोटे बोला अभी तिने विनाकरण शंका घे महिला हेतु हा हा है कि मैं धाकटे आईला चहू बाजूने भरताकडून पालन केले जाणारे पुत्र राज्य प्रत्यक्ष हाती मिळावे सुमंत माझे आणि राजाचे प्रिय करण्याकरता तू नगरीला जा आणि जे जे निरोप मी सांगितले ते, ते सुतारा असे सांगून आणि त्याची पुन्हा पुन्हा समजूत घालून शूरवीर राम हेतू पुरस्कर गुहाला म्हणाला गुहा लोकांचा राबता असलेल्या वनात आता सारखे माझे राहणे योग्य नव्हे आश्रमातच राहणे आवश्यक त्याकरता असणारा विधी करणे आवश्यक म्हणून वडिलांचे हित व्हावे या विशेषतः हित व्हावे तपस्वीच्या झाडाचा चीक आणा गुहाने चटकन जाऊन तो चिक राजपुत्राला रा आणून दिला त्या चिकाने लक्ष्मणाच्या आणि आपल्या केसांच्या रामाने जटा केल्या तो दीर्घ बाहू नरव्याघ्र जटाधारी बनला अंगार वलकले आणि डक डोक्यावर जटाझूट धारण केलेचे दोघे भाऊ राम लक्ष्मण ऋषीसारखे शोधू लागले मग लक्ष्मणासह स्वीकारून रामाने विरोध घेतले तो आपला मित्र गुह याला म्हणाला गुहा सैन्याच्या खजिन्याच्या किल्ल्यांच्या तसेच ग्रामांच्या वाद तुम्ही सावधान राहत जा रक्षण हे महा काम मानलेले मग मा राम गुहाला निरोप देऊन मनाने सीतालक्ष्मणासह झपझप चालू लागला नदी तीरावर त्याला नाव दिसले तेव्हा वेगवान प्रवाह असलेले गंगा तरुण जाण्याच्या हेतून तो म्हणाला नरव्याघ्र लक्ष्मणा या उभे असलेल्या नावेवर बेताने तुचर आणि नंतर मनस्वीने सीतेचा हात तिला चढवून घे भावाची आज्ञा ऐकून त्याप्रमाणे न करता त्याने अगोदर मैथिलीला चढवले आणि मग स्वतः चढला मग तेजस्वीराम स्वतः चढला नंतर निषाद राज गुहाने ज्ञातीच्या लोकांना आज्ञा दिली महा तेज श्री राम देखील त्या नावेवर चढून ब्राह्मणाप्रमाणे आणि क्षत्रियाप्रमाणे आत्महिताचे मंत्र मनात म्हणू लागला शास्त्रानुसार सीतेसह नदीच्या पाण्याचे आशमान करून त्याने नदीला संतुष्ट मनाने नमस्कार केला महारथी लक्ष्मणानेही तसेच केले सुमंत्राला आणि सैन्यासह असलेल्या गुहाला त्याने निरोप दिला आणि नावेत बसून रामाने नाविकांना नाव जोराने नेण्यास सांगितले त्यांनी ती नाव चालवली कर्णधाराने सुकाण बरोबर सांभाळले आणि उत्तम ओल्ली वेगाने चालवल्यामुळे ती नाव लवकरच प्रवाह पार करून गेली जेव्हा नाव भागीरतीच्या मध्यप्रवाहात आले तेव्हा अनिंदिता वैद्यही हात नदीला म्हणाली झीमान महाराज दशरथांचा हा पुत्र गंगे तुझ्या रक्षणाखाली पित्याची आज्ञा पाळ संपूर्ण चौदा वर्षे अरण्यात काढून माझ्यासह आणि भावासह पुन्हा तो परत देवी, कुशल गंगे। मनाने मी मी तुझी हे तीन मार्गाने जाणाऱ्या देवी तू ब्रम्हलोकाला व्यापूनस या लोखी तू सागरराजेची पत्नी म्हणून दिसतेस देवी अशा तुला मी नमस्कार करते शोभने तुझी स्तुती करते सुखरूपपणे परत येऊन नरव्याक्र रामाला राज्यप्राप्ती झाली म्हणजे मी ब्राह्मणांना तुझे प्रिय करावे म्हणून एक लक्ष गाई, वस्त्रे गोडगोड अन्न दे मी पुरीकडे परत आले म्हणजे मध्याचे सहस्र घट आणि मांसभोजन याने तुझी पूजा करेन देवी संतुष्ट हो तुझ्या तीरावर वास जी जी दैवते असतील तीर्थे असतील देवालय असतील त्या सर्वांची पूजा मी करेन हे पवित्र गंगे हा महाबहू मला आणि भावाला संगती घेऊन वनवासातून पुन्हा अयोध्येत प्रवेश करू देता गंगेला असे म्हणत असताना नाव पलीकडच्या तीराला लवकरच लागले तीराला लागताच नरश्रेष्ठ राम नाव सोडून वैदेही आणि लक्ष्मण यांच्यासह तीरार उभा राहिला तो लक्ष्मणाला म्हणाला जनवस्थी असो अथवा निर्मनुष्य ठिकाण असो संरक्षणाच्या दृष्टीने तो सज्ज राह निर्मनुष्य वनात माझ्यासारख्याने रक्षण अवश्य केले पाहिजे लक्ष्मणा तू पुढे सीता तुझ्या मागून चालू दे तुझे आणि सीतेचे रक्षण करीत मी मागून येईन पुरुष श्रेष्ठ आता आपण एकमेकांचे रक्षण करायचे तसे न केले तर आपली कोणतीही सुक्रिया पार पडणार नाही किंवा सुकर होणार नाही येथून आता वैदेहीला वनवासाचे दुःख काय असते ते कमी कारण आता ती लोकांची ये नसलेल्या शेते शेतेबागान असलेल्या बिकट कडेकडे कडे कपारी असलेल्या वनात प्रवेश करेल रामाचे बोलणे ऐकून लक्ष्मण पुण पुढे राहिला आणि सीतेच्या मागे रघुनंदन राम राहिला गंगेच्या पलीकडच्या तीरावर जाईपर्यंत सुमंत्र त्याच्याकडे एकसारखा बघत राहिला मग अंतर जसे वाढले तसे त्याने आपले डोळे काढून घेतले आणि दुःखीत अंतर करणारे अश्रू ढाळू लागला तो लोकपालासारखा प्रभाव असणारा वरद महात्मा ती महानदी पार करून क्षणात समृद्ध सुंदर पिके वाढलेल्या आनंददायक वत्स गेला तेथे त्या दोघांनी एक पांढऱ्या पाया आणि एक ठिपक्या ठिपक्यांचा असे दोन सांबर आणि एक मोठा रुरुळ जातीचा पशु असे चार पशु मारले आणि त्यांची यज्ञात आहुती देऊन भुकेल्या पोटाने ते सायंकाळी कर, निवास करण्याकरता एका मोठ्या झाडापाशी गेले अयोध्या खंडाचा बावन्न नावासर्ग समाप्त